सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विशाद योग, ओवी विषादवी वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवे वैद्या आत्म रूपा ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानेश्वर महाराज येथे मंगल करतात हे सर्वांचे मूळ असणाऱ्या वो वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा तुला नमस्कार असो व स्वतला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्व अशा आत्मरुपी ओंकारा तुझा जय जयकार असो देवा सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी वरील विशेषणाने युक्त अशा देवा सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महाराज ऐका हे शब्द संपूर्ण वेद हीच त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरुपी सौंदर्य खुलून राहिले आहे स्मृती ते अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभ आता शरीराची ठेवण पहा मनमधिकांच्या स्मृती हेच त्याचे अवयव होत त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने ते अवयव हो। म्हणजे लावण्याची केवळ खानज बनली आहे अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेयत्नांची पुराणे हेच अंगावरील रत्न खचित अलंकार आहेत त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्याची कोंदणी होत पदबंध बंध नागर त्याची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणे सपूर उजाळाचे उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकित जे निर्धारिता सौतुका त्याची ऋण झुणती क्षुद्र घंटिका अर्थ ध्वनी पहा कौतुकाने काव्य नाटकांविषयी विचार केला असता ती काव्य नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागरे असून त्या अर्थरूप आवाज रुंझुणत असत ना, ना परी, पाहता कुसरी, दिसती पदे रतने भली कारण त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता त्यांचा बारकाईथे विचार केला असता यामध्येही निवडक वेच्यांची काही चांगली रत्ने आढळतात तेथ व्यासाधिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका तेथे व्यासाधिकांच्या बुद्धी हाच कोणी कमरेला बांधेला शैला शोभत आहे व याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत देखा शडदर्शने म्हणिपती ते भुजांची आकृती मनमुनी विसंवाद धरिती आयुधे हाती पहा सहा शास्त्रे म्हणून जे म्हणतात तेच गणपतीचे सहा हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्यातील म्हणजे त्याच्या हातातील शस्त्रे आहेत तरी तर कुतोची फरसू नीती भेदू अंकुशू वेदांतो महारसू मोदकू मिरवे तरी कणादशास्त्र रूपी हातामध्ये अनुमान रूपी परशु आहे गौतमी न्यायदर्शन रुपी हातात प्रमाण प्रमेयादी षोडश पदार्थांचे तत्व भेद रूपी अंकुश आहे व्यासकृत वेदांत सूत्र रूपी हातात ब्रम्हरसाने भरलेला ब्रह्मज्ञान रूपी मोदक शोभत आहे एके हाती दंतु जो स्वभावता खंडितू तो बौद्ध संकेतू वार्तिकांचा बौद्ध मताचे निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादिलेले बौद्ध हाच कोणी स्वभावत खंडित झालेला दात तो पातंजल दर्शन रुपी एका हातात धरलेला आहे मग सजे सत्कार तो पद्मकर कर वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय मग म्हणजे बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर कमला सारखा हात होय व जेमिनीकृत धर्मसूत्रे हा धर्माची सिद्धी करणारा व अभय देणारा गणपतीचा हात होय देखा विवेक वंतु सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंद महा सुखाचा पहा ज्या गणपतीच्या ठिकाणी तरी संवाद तोची दशनु जो समता शुभ्र देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्न प्रश्नोत्तर रूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढरा रंग आहे ज्ञानरूप रूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे मजा अवगमली दोनी मी मांसा श्रवणस्थानी बोध मदा मुनी अली सेवित ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व वा बोध हेच मदरूपी अमृत असून मुनी हे भ्रमर त्याचे सेवन करतात प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैत द्वैत ते निकुंभ सरीसे एक इभ मस्तकावरी वर सांगितलेल्या श्रुती स्मृत्या प्रतिपादलेली तत्वे हीच गणपतीच्या अंगावरील हो। वद्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्य बलाने तेथे एकत्र राहिली आहे उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली ज्ञानरूप मध देण्यात उदार असलेली ईशवास्यादी दशोपनिषद रूप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी चा चांगली शोधतात विशाल मकार महामंडल मस्तका ओमकाराची प्रथम अकार मात्रा हे गणपतीचे दोन पाय असून दुसरी उकार मात्रा हे याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच याच्या मोठ्या व वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे हे तिन्ही एक वटले ते आदि बीज ह्या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो त्या मूळ बीजरूपी ओंकार रूप गणपतीला मी श्री गुरुकृपेने नमस्कार करतो आता अभिनव वाघवी ला वंदन केल्यावर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य वाघ अर्थ व वा कला यांची देवता आहे व जिथे सर्व जग मोहून टाकले आहे त्या सरस्वतीच मी नमस्कार करतो मजी सद्गुरु जेने लोहा संसार पुरू, मनोनी म्हणून अत्यादरू, विवेकावरी ज्या सद्गुरुनी मला संसार संसारपुरातून तारिले ते माझ्या हृदयात आहेत म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टी सी फाटा फुटे मग वासपाथ प्रगटे महानिधी ज्या प्रमाणे डोळ्यांना अंजन मिळते त्यावेळी दृष्टी फाकते आणि मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला प्रकट होतो का चिंता मनी जाल सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देवो म्हणे अथवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्या मुळे पूर्ण झाले आहेत असे ज्ञानदेव म्हणतात म्हणून शाखा पल्लव संतोषती एवढ्या करता अहो ज्ञाते पुरुष हो गुरु भजन करावे आणि त्या योगाने कृतकृत्य कुरुत व्हावे ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाना पाणी घातले असता अनायासे खांद्या व पाने यांना टे का त्रिभुवनी, समुद्रा व गाहनी ना तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ अथवा समुद्र स्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात किंवा अमृत रसाच्या सेवनाने सर्व रसांचे से सेवन घडते तैसा पुढत पुढती तोची मी या अभिवंदीला श्री गुरुची जो अभिलित मनोरुची पुरवितात त्याप्रमाणे श्री गुरु वंदनात सर्वांचे वंदन येत असल्यामुळे मी त्याच श्री गुरु लाली कारण कि तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान कि अभिनव उद्यान विवेकतरूचे तरुचे श्री गुरु ला वंदन केल्यानंतर आता ज्या गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा तिचे महात्म्य ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे किंवा विचारारूपी वृक्षांचा अपूर्व बगीचाच आहे ना तरी सर्व सुखांची आदी जे प्रमेय महानिधी नावरस सुधाभी परिपूर्ण हे अथवा ही सर्व सुखांचे उगम स्थान आहे अनेक सिद्धांतांचा सा साठा आहे किंवा ही श्रधी नवरूपी अमृताने तुडुंब भरलेला असा समुद्र आहे मूळ पीठ शास्त्र जाता वसिष्ठ अशेषांचे किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्याचे मूल आहे त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रामध्ये ही श्रेष्ठ आहे ना तरी सकल धर्मांचे किंवा ही कथा सर्व धर्मांचे माहेर आहे सज्जनांचा जिव्हाळा आहे सरस्वतीच्या सौंदर्य रूप रत्नांचा जामदार आहे ना कथा रूपे भारती प्रकटली असे त्री जगती आविष्कारोनी महामती व्यासाची व्यासांच्या विशाल बुद्धी मध्ये स्फुरून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रकट झाली आहे म्हणून काव्या रावो ग्रंथ गुरुवतीचा ठाव येथून रसा झाला आव रसाळपणाचा म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्य ग्रंथांचा राजा आहे या ग्रंथांच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसाना रसाळपणाचा डौला आला आहे देवीची आई का आणि शब्द श्री सच्छास्त्री क आणि महाबोधी कोवळी कुणावली त्याचप्रमाणे याची आणखी एक महती ऐका या पासून शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली व यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली एथ चातुर शहाणे झाले आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ येथे या भारतात चतुरता शहाणी झाली तत्वाना गोडी आली व सुखाचे ऐश्वर येथे पुष्ट झाले माधुरी मधुरता शृंगारी सुरेखा रूढपण उचिता दिसे भले गोडीचा गोडपणा श्रुंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तू आलेला रूढपणा यापासूनच चांगला दिसू लागला एथ कळाविदपण कळा पुण्यासी प्रतापू आनून जन्मे जयाचे अबलिय दोष हरले येथून कलाना कुशलता प्राप्त झाली पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच भारताच्या पठणाने जन्म जयाचे दोष सहज नाहीसे झाले आणि क्षणभर विचार केला असता असे दिसून येते कि रंगामध्ये सुरंगतेची वाढ झाली आहे आनंदाला म्हणजे आनंदाला विशेष मनोहरता आली आहे व यामुळेच सद्गुणा चांगलेपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे भानुचे तेजे दिसे तैसे मिरवे प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभून दिसते कासू क्षेत्री बीज घातले ते आपुली अपरी विस्तारले तैसे भारती सुरवाढले अर्थ जात किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो त्याप्रमाणे भारतामध्ये चार पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्त ते झाले आहेत नातरी तरी वसिजे तरी, तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ अथवा शहरात राहिल्याने जसा मनुष्य चाणाक्ष होतो त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्वल म्हणजे स्पष्ट झाल्या आहेत कि प्रथम वळी लावण्याची नव्हाळी प्रकटे जैसी आगळी अंग नागी किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसू लागतो नातरी उद्यानी माधवी घडे तेथ वन शोभेची खाणी उघडे आदिला पासोनी अपाडे परी अथवा बगीचात वसंतने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते नाना घणी भूत सुवर्ण जैसे न्या साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोने साधारणच दिसते म्हणजे डोळ्यात भरत नाही पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर तेच सोने आपले सौंदर्य काही निराळेच दाखवते तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवे पण पातले ते जाणवनी काय आश्रयले इतिहासी त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा येतो हे समजूनच कि काय पूर्वीच्या कथानकाने म्हणजे इतिहासाने भारताचा धरून पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली अथवा जगामध्ये पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणा आख्यान रुपाने भारतात प्रवेश केला म्हणून महाभारती जे नाही ते म्हणपेपािष्ट जगत्रय एवढ्या करता महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यातही नाही या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उस्टे म्हटले जाते म्हणजे व्यासांच्या नंतर झालेल्या आपल्या सर्व कल्पना व्यासांच्या पासून उष्णिया घेतलेल्या आहेत ऐशी सुरस जगी कथा ते जन्म भूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रम्हज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जन्मेजय राजाला वैशमपायन ऋषींनी सांगितली जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरुपम परम मंगल धाम अवधारी जो ऐका हे महाभारत अद्वितीय उत्तम अति पवित्र निरूपम आणि श्रेष्ठ असे कल्याणाचे ठिकाण आहे आता भारती कमळपरागु गीताक्षु प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी आता जो श्री अर्जुनाला संवाद रुपाने उपदेशिला तो गीता नावाचा प्रसंग म्हणजे विषय भारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे ना तरी शब्द ब्रह्मा या निरवधीत अथवा व्यासानी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी काढली मग ज्ञान अग्नि संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी मग ते भारत रूप लोणी ज्ञानरूपी अग्निच्या संसर्गाने विचारपूर्वक कढवल्याने त्याचा परिपाक होऊन त्याला साजूक पणा आला म्हणजे त्याचे गीतारूप साजूक तूप बनले जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संत सोहम भावे पारंगती रमी जेथ जे वैराग्यशील ज्याची म्हणजे रूप तुपाची इच्छा करतात संत जे नेहमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञानी तेच मी आहे या भावने जे जे जे भक्ती, जे आदी जगती, ते भीष्म परवी संगती सांगी जाईल भक्तांनी जिचे म्हणजे गीतेचे श्रवण करावे जी तिन्ही लोकांमध्ये प्रथम नमस्कार करण्याला योग्य आहे ती गीता भीष्म पर्वत प्रसंगानुरोधाने सांगितली आहे जे भगवत गीता म्हणजे जे ब्रम्मेशाने प्रशंसी जे, जे, जे सनकादिकी सेविक आदरेसी जिला भगवत गीता असे म्हणतात ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात व जिचे सनकादिक आदराने सेवन करतात जैसे शारदी ये अमृत कण कोवळे ते बे चिती मने मवाळे चकोरत लगे ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमलकण चकोरांची पिले मृदु मनाने वेचतात ती आपरे श्रोता अनुभवावी हे कथा अतिहळ त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून म्हणजे वासनांचे जाड्य काढून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी हे संवादीजे शब्द विण संवादी झोंबीजे हिची चर्चा शब्दा वाचून करावी म्हणजे मनातल्या मनात हिचा विचार करावा इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावे जैसे भ्रमर परागू नेती परी कमळदळे नेणती तैसी परी आहे कमलातील पराग भुंग घेऊन जातात परंतु कमळाच्या त्याची खबरही नसते या ग्रंथातील तत्वांचे से सेवन हि त्याच पद्धतीने करावे का आपला ठावो न सांडिता आलिंगीजे चंद्रू प्रगटता हा अनुरागु भोगीता कुमुदिनी जाणे किंवा चंद्र दिसू लागताच चंद्रविकास आपली जागा न सोडता त्याला अलिंगन देते हे प्रेम सौख्य कसे भोगावे हे ऐसेनी गंभीरपणे थिरावले अंतकरणे आथिला तोची जाणे मानुये त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो अहो अर्जुनाची कृपा करूनी संती अवधान द्यावे अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा ला विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अ महाराज आपले अंतःकरण गंभीर आहे म्हणून हे वरील ओवीतील विधान मी केवळ लढीवाळपणाने केले ही वास्तविक आपले पायांच्या जवळ विनंती आहे जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोषात लहान मुल जरी बोबड्या शब्दाने बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा हा ज्याप्रमाणे आई बापांचा स्वभावच असतो तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थ काई त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनाने मला आपला म्हणून म्हटले आहे तेव्हा अर्थातच माझे जे काही उणे असेल ते सहन करून घ्यालच त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला ते अवधारा विनव परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे तो हा कि मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून अह महाराज ऐका ही मी तुमची विनंती करीत आहे हे अनावरन विचारिता वायाची धिवसा उपनला चित्ता येता उगाच हे ये साहस करण्याचे मनात आणले वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे किटी टी भू चापसू ये सागरी मी नेण तू ने ने ने त्या परी प्रवर्ते किंवा आटवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने समुद्राचे पाणी उपसण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे मी अल्पज्ञ या कामास म्हणजे गीतार्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे आयका आकाश गिवसावे तरी आणख्याहून थोर होवावे म्हणू हे आघवे निर्धारिता हे आकाशाला आकाशा मोठे वावायच पाहिजे आणि म्हणूनच हे सर्व करणे विचार केला असता माझ्या योग्य ते बाहेरचे आहे असे म्हणावे लागते या गीतार्थाची थोरी स्वय विवरी, जेथ भवानी प्रश्नोकरी चमत्कारोणी या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपले मनाशीच त्याचा विचार करीत असता देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता असा त्यानं मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला ते हरु म्हणे नेणी जे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखि गीता तत्व त्यावर शंकर म्हणाले हे देवी ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही हे गीता तत्व पाह तेव्हा नवीनच आहे असे दिसते हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवाद वेदार्थ रूपी समुद्र हा योग निद्रेत असलेल्या ज्या सर्वेश्वराचे झोपेतील घोरणे आहे त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष जागेपणी गीता अर्जुनाला सांगितली ऐसेवती वेद तेथ अल्पमीय होय असे हे गीतार्थाचे काम गहन आहे या कामी वेदांचीही मती कुंठीत होती मी तर पडलो मंद मती तेव्हा तेथे माझा पाड कसा लागणार हे अपार कैसेवे महा महातेज कवणे धवळावे गगन मुठी सुवावे, मशके सुवाशके केमर्याद गीतार्थाचे कसे आकलन होणार सूर्य न कोणी उजळावे चिलटासारख्या क्षुद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठीत कसे घालून ठेवता यावे परी असे ऐकू आधारू ते